अध्याय अठरावा सूत्र एकोणतीसावेरहकार अष्टावा क्रमांतात ज्याचे अंतःकरणात अहंकार आहे तो कर्म करत नसला तरी कर्म करीत असतो व ज्याचे अंतःकरण अहंकार शून्य झालेले आहे तो धैर्यशील पुरुष कर्म करून सुद्धा कर्म करीत नसतो अहंकारच सर्व पापांचे मूळ आहे त्यामुळेच मनुष्य स्वतःला ईश्वरापेक्षा स्वतंत्र मानतो त्यामुळेच त्याच्यात कर्तेपणाचा मी करतो अशा वृत्तीचा संचार होतो कर्तेपणाच्या याच भावनेमुळे तो सर्व कर्मफलांचा भोगता व अधिकारी होतो जर अहंकार नष्ट झाला तर माणूस कर्तेपणाच्या जबाबदारीतून मुक्त होतो मग तो सर्व कार्य ही ईश्वराची समजून करेल व स्वतला केवळ निमित्त मात्र समजेल आत्मज्ञानीच असे मानतो की ही कर्मे शरीराद्वारे केली जातात मी आत्मा आहे शरीर नाही म्हणून ही कर्मे करणाऱ्या मी नव्हे तो या कर्मांचा भोगता सुद्धा नसतो या उलट अज्ञानी माणूस कर्म करीत नसूनही कर्म करीत असतो कारण शरीरामार्फत केली जाणारी कर्मे त्यांनी थांबवली तरी त्याचे विचार सतत सुरू असतात कार्य योजना मना जन्म घेत असते सत व असत तर विद्यमान असतातच पण अहंकार सुद्धा असल्यास हे विचार व भावनाच व्यक्तीला बंधनकारक होतात कर्म करत नसल्याने या विचारांचा नाशही होत नाही म्हणून चोवीस तास कर्मे न करणारा सुद्धा कर्म करीत असतो म्हणून नुकतीसाठी कर्माचा त्याग करण्याची गरज नसून करतेपण व अहंकार सोडण्याची गरज आहे अध्याय अठरावा सूत्र तिसावे नोदविंगदुष्ट निराशे मुक्त पुरुषाचे चित्त उद्वेगशून संतोषरहित कर्तव्यरहित स्पंदनरहित आशा शून्य व शंकाशून असते व ते तसेच शोभून दिसते मुक्तपुरुषाचे चित्त पूर्णतया शांत होते सर्व प्रकारचे द्वंद्वे मिळतात व त्यामुळे त्याच्या चित्तात उद्वेग संतोष आशा शंका यापैकी कशालाही जागा उरत नाही त्याची सर्व कर्मे विवेकपूर्ण व स्वाभाविकपणे होणारी असतात त्याचे मन अहंकारामुळे किंवा अन्य एखाद्या चित्तवृत्तीमुळे आवेशात येऊन कोणतेही कर्म करण्यास उद्युक्त होत नाही सर्व कर्मे करून सुद्धा तो त्या कर्मांपासून अलिप्त अस्पर्शित असतो असा चित्तवृत्ती शून्य झालेला पुरुष शोभून दिसतो अध्याय अठरावा सूत्र एकतीसावे निर्ध्यातून तुम चे तुम प्रवर्त निर्निमित्त निर्ध्यायतीचेष्टते अष्टावाक्र म्हणतात मुक्त पुरुषाचे मन ध्यान किंवा अन्य प्रयत्न करण्यास प्रवृत्त होत नाही पण तो कोणत्याही निमित्ताशिवाय व उद्दिष्टाशिवाय ध्यानधारणा व कर्मे करतो मी करतो हे भावना म्हणजेच आपण करता असल्याची भावना केवळ अहंकार आहे अहंकार सर्वप्रथम उद्दिष्ट ठरवतो व नंतर कर्म करण्यास प्रवृत्त होतो उद्दिष्ट नसलेले कर्म अहंकार करूच शकत नाही त्याला तर प्रत्येक कर्माचे फळ त्याच्या वासनापूर्तीसाठी हवेच असते फळाची आकांक्षा नसलेले कर्म करणे तो व्यर्थ समजतो अशा कामाची त्याच्या लेखी काहीच किंमत नसते ज्या कर्मामुळे पैसा मिळत नाही सुख मिळत नाही आनंद मिळत नाही त्या कर्माला तो कर्मच समजत नाही त्याकरता वेळ खर्च करणे तो वेळ वाया घालवण्यासारखे समजतो असा माणूस जीवनाची किंमत पैसे मान सन्मान प्रतिष्ठा या बाबींनी मोजतो या बाबी मिळाल्या तर जीवन धन्य झाली मेल्यावर प्रेतयात्रेत हजारो माणसे असली तर जीवन सफल झाले जर मेल्यावर एकटाच असला तर म्हणतात की कुत्र्याचे मरण आले जर हजारो माणसांना श्राद्धाचे बारावेचे जेवण घातले तर म्हणतात की स्वर्गात गेला अज्ञानी माणसांनी याप्रमाणे आपापल्या कसोट्या निश्चित केलेल्या आहेत त्याप्रमाणे तो सर्व काही बाबी प्रयत्नांनी प्राप्त करण्याची धडपड करतो कोणत्या निमित्ताने व कोणत्या तरी उद्दिष्टाने प्रयत्न करण्यास प्रवृत्त होतो उद्दिष्टाशिवाय तो ध्यानधारणा सुद्धा करणार नाही ध्यानधारणा असो किंवा अन्य प्रयत्न असो ज्ञानीपुरुष मात्र त्यापासून दूर असतो कारण त्याला कोणत्याच फलप्राप्तीची इच्छा नसते तो ध्यान किंवा अन्य कर्म करतो तेव्हा ते स्वाभाविकपणे कोणत्याही इच्छेशिवाय धडपडीशिवाय कोणत्याही उद्दिष्ट व सहजपणे करतो बत्तीसावी तत्व्य मंद प्राप्न अथवायाति संकोच मूढ कॉपी मूढवत अष्टावाक्र म्हणतात मंद पुरुष खरे तत्व ऐकूनही संशय व विपरीतपणामुळे मुढ त्याला प्राप्त होतो परंतु ज्ञानी मनुष्य संशयरहित होऊन बाह्य व्यवहार वासनांच्या विडख्यात सापडलेला असतो त्यामुळे त्याला व्यक्तिगत स्वार्थाशिवाय दुसरे काहीच दिसू शकत नाही त्याचे सारे लक्ष शरीर पोषणाकडे लागलेले असते इंद्रियांच्या उपभोगाशिवाय अन्य कोणत्याही बाबीत त्याला स्वारस्य नसते अशा संकुचित मनोवृत्तीच्या माणसाला शाश्वत सत्याची माहिती दिली तरी ती ऐकून तो मोठच राहतो आत्मज्ञानाचा तत्वबोध अत्यंत सूक्ष्म बाबींचे विवेचन करणारा असून तो स्थूल बुद्धीच्या माणसाला कसा काय करणार ज्याचे चित्त वासनाग्रस्त आहे अहंकारी आहे इच्छा आकांक्षाने भरलेले आहे तो या तत्वबोधाला सुद्धा विकृत करून टाकेल याप्रमाणे विषामध्ये अमृत मिसळलेले असते ते अमृत सुद्धा विषच होती त्याप्रमाणे मूढ माणसाला तत्वबोध सांगूनही तो वाया जाणार या उलट ज्ञानी माणूस वरपांगी दिसत असून सुद्धा स्वतःची मात्र ज्ञानी माणूस व्यवहार करतो कारण आपली अनुभूती प्रकट केल्याने कार्यात बाधा येईल हे तो जाणतो तो ती अनुभूती प्रकट करू इच्छित नाही कारण तिच्या प्रदर्शनामुळे अहंकार वृद्धींगत होऊ शकतो अध्या अठरावा सूत्र तेहतीसा एकाग्रता निरोधो वा मूढे धीराकृत्य पश्य सुप्तवत स्वपदे स्थिती अष्टावाक्र म्हणतात चित्तवृत्तींचा निरोध करण्यासाठी व एकाग्रता साधण्यासाठी अज्ञानी माणूस बरेच प्रयत्न करतो परंतु पुरुष, निद्रिस्त व्यक्तीप्रमाणे आपल्या स्वभावानुसार शांत राहतो व तो काही करू शकतो असेही दिसत नाही आत्मज्ञानासाठी कोणतीही विशिष्ट उपासना पद्धती स्वीकारावी लागत नाही काहीतरी खटपट करून कुणाला आत्मज्ञान प्राप्त झालेले नाही बुद्धाने सहा वर्षे खूप वेगवेगळे प्रयत्न केले पण त्याच्या आधी काहीच लागले नाही व सर्व करणे सोडले तेव्हा हो त्याला ज्ञानप्राप्ती झाली आत्मज्ञान मिळायला फार वेळ सुद्धा लागत नाही राजा जनकांना ज्याप्रमाणे एका क्षणात आत्मज्ञान झाले त्याप्रमाणे एका क्षणात त्याची प्राप्ती होती काहीतरी प्रयत्न केल्याने ते प्राप्त होते ही समजूतच खोटी आहे ज्ञानप्राप्तीसाठी करावे काही लागत नाही फक्त जागृत होऊन पाहण्याची आवश्यकता असते सजगता सावधानता व बोध पुरेसा आहे जे तुम्ही हरवलेलेच नाही ते शोधणार कसे जे आपलेच आत आहे त्याचा शोध कशाचा जो आपलाच स्वभाव आहे त्याच्यासाठी ते प्रयत्न काय करायचे परंतु सारे प्रयत्न असतात ते अंतक करण्याच्या शुद्धीसाठी जोपर्यंत चित्त निर्मल व शुद्ध होत नाही तोपर्यंत आत्म्याची जाणीव होऊ शकत नाही म्हणून अज्ञानी साधक चित्तवृत्तींचा एकाग्रतेसाठी वेगवेगळ्या वेग प्रकारची साधना करतात पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास करतात कारण मन मोठे चंचल आहे पुन्हा पुन्हा प्रयत्नपूर्वक एकाग्र केल्यावरही मन विषय वासनांकडे पुन्हा पुन्हा ओढ घेते विषयवासनांकडे मन वळू नये म्हणून प्रयत्न करण्यात काल वाया जातो एकदम मन एकाग्र झाले व जागृत झाले तर ज्ञानप्राप्तीसाठी वेळ लागत नाही म्हणून मुनिश्रेष्ठ अष्टावक्र सांगतात की अज्ञानी माणूस एकाग्रतेसाठी व चित्तनिरोध साधण्यासाठी बरेच प्रयत्न करतो परंतु ज्याचे चित्त शांत झाले आहे त्याला काहीच करावे लागत नाही तो झोपलेल्या माणसाप्रमाणे आपल्या स्वभावानुसार स्थिर व शांत असतो कारण आत्मस्वरूपात विलीन झाल्यावर करण्यासाठी त्याच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही अध्याय अठरावा सूत्र चौतीसावे प्रयत्नात वाढो नाशय मात्र निरुवृत अष्टावाक्र म्हणतात प्रयत्न करून अथवा न करून अज्ञानी माणसाच्या चित्तवृत्ती निवृत्त किंवा शांत होत नाहीत पण ज्ञानी पुरुष केवळ तत्वाच्या अंतःकरणपूर्वक बोधामुळे अष्टावक्राप्ती बद्दल स्पष्ट करतात चित्ताच्या वृत्ती प्रवृत्ती असंख्य असतात त्या एक एक करून सोडण्याने कोणतेही यश प्राप्त होत नाही शिवाय या सर्व वृत्ती म्हणजे झाडाच्या पानांप्रमाणे आहेत मूळ आहे ते अहंकार व वासना अहंकार व वा वासना कायम राहिल्या तर केवळ वरवरची पाने तोडल्याप्रमाणे एक एक चित्तवृत्ती सोडली तर ती दुसऱ्या रूपात प्रकट होत राहते मुलांना पाणी घालत राहिल्यावर पाने, पाने तोडल्याने फार काही साध्य होतच नाही म्हणून अष्टावक्र म्हणतात की अज्ञानी व्यक्ती कितीही प्रयत्न खुशाल करू पण त्याच्या चित्तवृत्ती कधी शांत होत नाहीत कारण त्याच्या आतील वासना तशाच शिल्लक आहेत याविरुद्ध ज्ञानी माणूस आत्मतत्वाच्या बोधामुळेच सर्व वासना व वा चित्तवृत्तींच्या पाशातून मुक्त होतो त्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नाही व कोणतीही साधनाही करावी लागत नाही शुद्धम बुद्धम प्रियम पूर्ण निष्प्रपंच निरामयम आत्मानंत्राभ्यास पराजना क्रमतात या जगात अभ्यासू व्यक्ती शुद्ध बुद्ध प्रिय संपूर्ण आहे त्याची विकृती व दोष नाहीतच तो बोध स्वरूप आहे तो स्वतः ज्ञान आहे त्याला जाणून घेण्यासाठी ब्रम्हज्ञानाची आवश्यकता नसते तो प्रिय पूर्ण प्रपंचरहित दुःखरहित आहे ह्या अशा स्वरूपाचा आत्मा हाच आपला मूळ स्वभाव आहे केवळ गफलतीमुळे आपण शरीर मन अहंकार यांनाच आपला स्वभाव समजत असतो तो केवळ भ्रम आहे आत्म्याला जाणून घेण्यासाठी हा भ्रम नाहीसा करण्याची गरज आहे अन्य कोणत्याही साधनेचा उपयोग होत नाही संसारात जे लोक अभ्यास करून आत्मा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना कधीच आत्म्याचे ज्ञान प्राप्त होत नाही अभ्यासामुळे अहंकार वाढतो चित्तवृत्ती शांत होण्याच्याऐवजी अजून वाढतातच व त्यामुळे अभ्यास सुद्धा एक बंधनच होते असा अनुभव येतो ब्रह्म मिटल्यानेच आत्मज्ञान प्राप्त होते सर्व अभ्यास सोडून चित्त शांत करून वासना व अहंकाराचा त्याग केलेल्या अवस्थेत आत्म्याची नामोक्षात अभ्यासक्रमामुळे अज्ञानी माणसाला मोक्षप्राप्ती होत नाही उलट क्रिया शून्य ज्ञानीपुरुष केवळ ज्ञानामुळे मुक्त होऊन जगतो आत्मा आपला स्वभाव आहे हे फक्त आपण ओळखायचे आहे ज्याने आत्म्याला जाणले त्याने ब्रम्ह जाणले व तो शुद्ध विशुद्ध झाला यात शंका नाही नंतर करण्यासाठी काहीच शिल्लक राहत नाही सर्व भ्रम नष्ट होतात सर्व बंधने तुटून जातात हीच मुक्ती आहे अज्ञानी साधक अभ्यास करूनही बंधने तोडण्याचा प्रयत्न करतो पण बंधने प्रत्यक्षात नसून केवळ भ्रम आहेत अज्ञानामुळे आहेत त्यामुळे अभ्यास निरर्थक आहे ज्ञानप्राप्तीनंतर सारी बंधने आपोआप गळून पडतील जो भ्रम आहे तो नाहीसा होईल स्वस्वरूपात विलीन होणे हा मोक्ष आहे पाण्यावर तरंगण्यासाठी अभ्यास करावा लागतो बुडण्यासाठी नाही येथे सुद्धा स्वरूपात बुडून जायचे आहे फक्त उडी घेण्याचे साहस मात्र हवे नंतर सर्व आपोआप होत जाईल आत्मज्ञान व मोक्षासाठी समर्पण वृत्तीने स्वतःला सोडून देण्याची आवश्यकता आहे निराधार होण्याची गरज आहे अभ्यास साधना सारे काही त्यजून स्वतःला समर्पित करायचे आहे पुढची क्रिया आत्म्याचे प्रास्तवाद्वारे पार पडेल हेच आत्मज्ञान आहे हीच मुक्ती आहे प्रयत्नांनी विविध क्रियांनी बाह्य ज्ञान प्राप्त होते आत्मज्ञानाचा रस्ता अक्रियेचा आहे अध्याय अठरावा सूत्र सदतीसावेढो ना हो पर ब्रह्म स्वरूप भाग अष्टावा क्रम म्हणतात अज्ञानी माणूस ब्रह्मस्वरूप होण्याची इच्छा बाळगूनही ब्रह्म होऊ शकत नाही पण ज्ञानी पुरुष त्याची इच्छा नसूनही परब्रह्माचा उपासक होतो अष्टावक्र म्हणतात की सिंहाचे पिलू बकऱ्या मेंढ्यांच्या कळपात वाढले तर स्वतःला मेंढी किंवा बकरी समजू लागते त्याला भ्रम होतो की तो एक बकरी आहे पण जेव्हा तो नदीचे पाण्यात आपला चेहरा पाहतो व जेव्हा त्याला रक्ताची चव करते तेव्हा त्याचा बकरी असण्याचा भ्रम नष्ट होतो त्याचे सिंहत्व जागृत होते त्यासाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत केवळ आपल्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाल्याने त्याचा बकरीचा भ्रम नष्ट होऊन जातो त्याचप्रकारे ज्ञानी माणसाने आपले स्वरूप जाणल्यावर त्याचे भ्रम ओप नाही होतात व तो स्वतःच ब्रम्ह होतो जीव ब्रह्म होत नाही तर तो आधीही ब्रह्मच असतो याचे फक्त त्याला ज्ञान होते जर सिंहाचे पिलू खरंच बकरी असेल तर लाख कष्ट करून योगाभ्यास करून साधना करूनही तो सिंह होऊ शकत नाही अष्टावक्र सुद्धा हेच सांगतात की अज्ञानी माणूस ब्रम्ह होण्याची इच्छा करूनही ब्रम्ह होऊ शकत नाही जर तो ब्रह्म नाही तर केवळ इच्छा करूनही तो ब्रम्ह होऊ शकणार नाही परंतु ब्रह्म आहे याच एका कारणामुळे त्याने आपले सत्य स्वरूप जाणले तर तो ब्रम्ह होईल त्यासाठी साधना अभ्यास करावे लागत नाही केवळ अंतःकरणपूर्वक जाणल्याने भ्रम नाहीसे होतात म्हणून इच्छा नव्हे तर निश्चय असण्याची गरज आहे अध्या अठरावा सूत्र अडतीसावे निराधाराग्रह व्यग्रूसार पोषका एत मूलछेदृतो बुध अष्टावक्र म्हणतात ह्या आधारशून्य दुराग्रही जगाचा पोषक पुरुषच असतो या अनर्थकारी संसाराच्या मुळाचा छेद ज्ञानी व्यक्तीने केलेला आहे येथे संसाराचा अर्थ बाह्य व भौतिक जगाशी नाही आपणच आपल्या विचारामुळे वासनामुळे इच्छामुळे जो राग द्वेष घृणा ईर्ष्या निंदा हिंसा अहिंसा तृष्णा मोह यांचे जे जग निर्माण केले आहे ते जग आधार आधारशून्य आहे त्याचा कोणताच भक्कम व शाश्वत टिकाऊ आधार नाही हे आपले मनाचे भ्रम दुराग्रह व माया आहे आपल्याच खोट्या आग्रहामुळे आपल्याला जगात सुख दुःख हर्ष खेद यांचा अनुभव येतो जर आपले दुराग्रह व पूर्वग्रह शांत झाले तर या जगात सुद्धा आपल्याला शांतीचा अनुभव येईल आपल्या दुराग्रहामुळेच संसार अनर्थकारी होतो निरर्थक होतो व त्याचा कोणताच उद्देश किंवा हेतू उरत नाही पण या अनर्थाच्या मुळांचा छेद ज्ञानीपुरुष आपल्या ज्ञानाने करतो कारण त्यालाच वास्तवतेचा सत्याचा शोध लागलेला असतो म्हणून पुरुष या अनर्थाला सर्व मोह व आसक्तीचे मूळ समजून त्याचा छेद करून आपला संबंध आत्म्याशी जोडून सुखाने व शांतीने जगतो परंतु अज्ञानी माणूस या ज्ञानाच्या अभावात या आधारशून्य व अनर्थकारी संसाराचेच पोषण करत बसतो आत्मानंदाच्या अभावात तो विषयांच्या आनंदालाच सुख मानतो जेव्हा व्यक्तीला ज्ञानप्राप्ती होते तेव्हाच ती आत्मानंदाची प्राप्ती करून विषयातील आनंदाला गौण समजून त्यांचा त्याग करते अध्याय अठरावा सूत्र एकोणचाळीसावे शांतीम लोक येत शमीत माणस अष्टावक्र म्हणतात शांत होण्याची इच्छा बाळगूनही अज्ञानी पुरुष शांत होत नाही परंतु ज्ञानीपुरुष तत्वबोधामुळे सदैव शांत मानसिकतेचा असतो शांती ही प्रयत्नांनी मिळणारी गोष्ट नाही अज्ञानी शांत होण्यासाठी प्रयत्न करतो पण शांत होण्याच्या इच्छेमुळेच चित्तात तरंग निर्माण होतात व त्यातून नवी अशांती निर्माण होते चित्तात कोणत्याही इच्छा शंका आकांक्षा व विक्षेप निर्माण न होणे म्हणजे शांती प्राप्त होणे आहे ज्याचे चित्तात कोणताही विक्षेप व कोणताही तरंग नसतो त्यालाच आत्मज्ञानाचा अनुभव प्राप्त होऊ शकतो व तोच पुरुष सदैव शांत मनाचा असतो द्वंद्व रहित होऊन समभाव चित्तात बाळगून सर्वत्र एकाच आत्म्याचा अनुभव घेतल्याशिवाय शांती प्राप्त होत नाही इच्छा करणे हे तर अशांतीचे कारण आहे सूत्र चाळीसावे क्वामनो दर्शन तस यदृष्टम धीरास्तम न पश्य पश्यंतमानमव्यक्रम म्हणतात जो केवळ दृश्य पदार्थांनाच सत्य समजतो त्याला आत्म्याचे दर्शन कसे होणार धैर्यशील पुरुष जे दिसते तेच सत्य मानत नाही ते अविनाशी आत्म्याचे दर्शन घेतात अज्ञानी माणूस फक्त वस्तूंना पदार्थांना पाहतो त्यांच्या आतील आत्मा तो पाहू शकत नाही इंद्रिये केवळ स्थूळ स्वरूपच पाहू शकतात सूक्ष्म त्यांच्या अवाक्या बाहेर राहते याच प्रकारे सामान्य लोकसुद्धा केवळ पदार्थच पाहतात परं शास्त्र पदार्थांजा सुध्ध पहू शक अज्ञा मन पदार्थ है शास्त्र कि पदार्थ हाथ है सर्व का ऊर्जा है पदार्थ हाथ ऊर्जे रूप है ये केवल दृश्य पदार्था सत्य मान आत्म्या दर्शन हो कारण आत्मा स्वतः द्रष्टा है डोले के केवल मध्यम है एक साधन है ही पहु शक नहीं मेंदू सुद्धा नाही ही सर्व उपकरणे म्हणजे तर आत्मा आहे म्हणून ज्ञानी पुरुष केवळ पदार्थ पाहत नाहीत तर त्या अविनाशी आत्मेला पाहतात कारण आत्म्यामुळेच सर्व जग दिसू शकते अज्ञानी केवळ दृश्य पदार्थच पाहत असतो खरा द्रष्टा असलेल्या आत्म्याचे ज्ञान हाच धर्म आहे अध्याय अठरावा सूत्र एक्केचाळीसावे निरोध हो जो अज्ञानी हट्टाने त्याच्या चित्तवृत्तींचा निरोध, चित्त निरोध होणे कस शक्य आहे स्वरूपात मग्न झालेल्या धैर्यशील पुरुषासाठी चित्तवृत्तींचा निरोध ही स्वाभाविक गोष्ट आहे निरोध ही स्वाभाविक गोष्ट असते प्रयत्न करणे म्हणजे ते मनाचे मना कार्य आहे जसे वाईट काम मनामुळेच होते तसे चांगले काम सुद्धा मनामुळेच होते भोग जसा मनामुळे होतो तसाच त्याग सुद्धा मनामुळेच होत सं जर मनाची आहे तर मोक्षाची आसक्ती सुद्धा मनामुळेच आहे ज्यामुळे मन आहे इच्छा आहे तोपर्यंत शांती मिळू शकत नाही मनाचे पोषण कर्मातून होते कर्माशिवाय मन राहू शकत नाही म्हणून अष्टावक्र म्हणतात कि जे हट्टाने चित्त वृत्तींचा निरोध करतात ते तो मनामुळेच करतात त्यामुळे चित्तवृत्तींचा निरोध होत नाहीच मन अधिक बळकट होते अहंकार वृद्धींगत होतो स्वाभिमान दृढ होतो यामुळे अज्ञानी माणसाला कधी शांती मिळत नाही पण ज्याने आत्म्याचे स्वरूप ओळखले आहे त्याला चित्तवृत्तींचा निरोध करावा लागत नाही तर ती त्याची स्वाभाविक अवस्था असते म्हणून त्याला शांतीही प्राप्त होते तो इच्छाविरहित स्वतःतच रममान असतो त्याला हट्टने काहीही करावे लागत नाही आत्मज्ञानानच वृत्ती शांत होतात प्रयत्न केल्याने नव्हे अध्याय अठरावा सूत्र बेचाळीसावे भाव्य भावक कश्चिन नवकोपरह उभया भावक कश्चिद निराकुल अष्टावक्र म्हणतात काही जण भावरूप असल्याचे मानतात काहीच काही नाही असे मानणारे आहेत तसेच काही जण दोन्ही मते मानणारे आहेत तसेच काही जण दोन्हीही नाकारणारे ना आहेत व तेच स्वस्थ आणि शांत चित्ताचे आहेत काही लोक ईश्वराला भावरूप मानतात काही जण केवळ अभाव रूप शून्य असल्याचे मानतात आस्तिक म्हणतो ईश्वर आहे तर नास्तिक म्हणतो परमात्मा अस्तित्वातच नाही परंतु अष्टावक्र म्हणतात की दोघेही अज्ञानी आहेत कारण या दोघांचीही बुद्धिवादी मान्यता व समजूत आहे दोघांनीही जाणलेले असे काहीच नाही दोगे ही रूढ़ीवादी परंपरावादी पर एवडा विराट व अंत हीन है कि बुद्धि क्षुद्र मरियादे तो सावनी शक्य नहीं बुद्धि वर्णन करू शक नहीं दोनों ही बुद्धि है ज्यादा ईश्वरा नहीं व तरी ही ईश्वर है अज्ञा है ज्यादा खरोखर जाते मौनवृत्ति धारण करता कारण अभिव्यक्त कर अवघ होते म्हणून खरा पुरुष ईश्वर आहे म्हणत नाही किंवा ईश्वर नाही असेही म्हणत नाही तो दोन्ही भूमिका तटस्थ राहतो कोणतेही आग्रह पूर्ण वक्तव्य व विधान तो करत नाही व असा ज्ञानीपुरुषच परमशांती प्राप्त करून स्वस्थ व शांत चित्ताने जगतो कोणतीही एक भूमिका घेतल्याने विवाद निर्माण होतो तर्काने ईश्वराचे अस्तित्व असल्याचे सिद्ध करता येत नाही तसेच ईश्वर नसल्याचे सुद्धा तर्काने सिद्ध करता येत नाही अध्याय अठरावा सूत्र त्रेचाळीसावे शुद्धी कुबुद्ध न तुझा द्याव जीवम निवृता अष्टावक्र म्हणतात कुबुद्धी पुरुष शुद्ध अद्वैत आत्मा असल्याची भावनिक समजुत करून घेतात परंतु मोहपाशामुळे त्याला जाणू शकत नाहीत म्हणून आयुष्यभर ते सुखापासून वंचित राहतात सुख हे ज्ञानप्राप्ती नंतर मिळणारे फळ आहे अज्ञानी माणसाला ज्ञानाच्या अभावात सुख कसा मिळणार अज्ञानी माणूस कितीही पक्की समजूत करून घेव कि आत्मा आहे परमात्मा आहे संसार खोटा आहे मायारूप आहे तरीही त्याला सुखाचा लाभ होऊ शकत नाही कारण केवळ समजूत करून घेण्याने सुख मिळत नाही सुख होते ते सत्य जाणल्याने परंतु कुपुधीचा पुरुष संसाराच्या सर्व मोहपाशात अडकलेला असतो त्यामुळे तो आतून जाणून घेण्यास असमर्थ असतो आणि केवळ ढोंग म्हणून शुद्ध अद्वैताची इच्छा बाळगतो जगात असे अनेक लोक आहेत की जे चोरी करतात बेईमानी करतात असत्य क्रोध लोभ अज्ञान व दुराग्रह यांच्या चिखलात स्वच्छेने फसलेले असतात पण तेच तोंडाने मात्र या विरुद्ध बोलून व्रत घेतात कि चोरी करणार नाही खोटे बोलणार नाही वगैरे लाखो रुपयांची चोरी करून केवळ काही हजार रुपये मंदिरेला दान करून दानशूर म्हणून मिळवतात ईश्वराची पूजा सुद्धा स्वतः करण्यापेक्षा दुसऱ्याला पैसे देऊन करून घेतात पूर्णपणे अश्रद्धा असूनही अद्वैताच्या गप्पा करतील व्रत घेऊन त्याच्या आड आपली चोरी व बेइमानी लपवण्याचा प्रयत्न करतील पण हे तर ढोंग आहे या ढोंगामुळे काहीच साध्य होत नाही स्वतःची दृष्टी व रूप यात पूर्णपणे परिवर्तन घडवणे हाच धर्म आहे केवळ वरपांगे समजूत करून घेऊन तोंडाने तशी बडबड केल्याने काहीही होत नाही प्रत्यक्षोर बुद्धिर आलंबमंत निरालंबैव निष्कामा बुद्धीर मुक्त सर्वदा अष्टावा क्रम म्हणतात मुमुक्षु व्यक्तीची बुद्धी अन्य क्रियांवर अवलंबून असते अशा अलंबनाशिवाय ती राहू शकत नाही मुक्त पुरुषाची बुद्धी निष्काम व कशावरही अवलंबून ते जिवंतच राहणार नाही जर त्याला परमात्म्याचा आधार मिळाला तर ते तृप्त होते पण तो आधार मिळाला नसला तर ते तृप्तीसाठी विषयांकडे धाव घेते बुद्धी सुद्धा आधार शोधत असते अशा आधाराच्या अवलंबनाशिवाय कोणताही विचार शक्य नाही म्हणून मुमूक्ष व्यक्ती सुद्धा पूजा पाठ यज्ञ पंडित शास्त्र मंदिर परमात्मा या सर्वांचा आधार घेत असते परंतु मुनी श्रेष्ठ अष्टावक्र म्हणतात की जोपर्यंत आधार आहे मग तो कशाचा तो पर्यंत मुक्ती नाही कारण असे अवलंबन आधार हे सुद्धा बंधन आहेत उद्देश सर्व आधार अवलंबन यांचा त्याग करावा लागतो तरच व्यक्ती निष्काम व निरावलंबी होते बुद्धी व मनाची अशी अवस्था हीच मुक्ती हो मुक्त पुरुष कशावरही अवलंबून नसतो व एकाच आत्मदर्शनात तो समर्पित व एकरूप झालेला असतो विषयद्टी क्रोड निरोधिक काग्र सिद्ध ये अष्टावक्र म्हणतात विषय वासनारूपी वाघाला पाहून भयभीत झालेल्या मनुष्य आश्रयाच्या शोधात त्वरित चित्तनिरोध आणि एकाग्रतेच्या प्राप्तीसाठी पर्वतांच्या गुहात प्रवेश करतो विषयामुळे संसारी माणूस घाबरत नाही तो तर त्यांचा उपभोग घेतो हे विषयसुख अल्पकाळच टिकणारे असले तरी व्यक्ती ते उपभोगून तृप्तीचा आनंद मिळवते जो शाश्वत टिकणारा आहे चिरस्थायी आहे असा आनंद सुद्धा असतो याची त्याला कल्पनाच नसल्यामुळे तो जे क्षणिक आहे अल्पकाळ टिकणारे आहे त्याच्याच उपभोगाने संतुष्ट होतो सुख दुःख हर्ष खेद जे काही मिळेल आहे असे समजून त्याचा उपभोग घेतो परंतु ज्याची आत्मज्ञानाची चिकित्सा तीव्र होते तो या विषयामुळे भयभीत होतो तो या वासनांना वाघ समजून त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एकंदातल्या एखाद्या पर्वतातील गुहेत प्रवेश करतो याप्रमाणे तो जगापासून दूर पडतो असा अज्ञानी माणूस समजतो की जगापासून पळून दूर गेल्याने एकंदर राहण्याने चित्तवृत्तींचा निरोध होईल एकाग्रता प्राप्त करण्यात यश येईल व त्यामुळे त्याला आत्मज्ञान प्राप्त होईल परंतु हा तर त्याचा भ्रम असतो विषयांबद्दल आकर्षण वाटण्याचे कारण मनात असलेली वासना आहे व तिच्यामुळेच विषयसुखाकडे मन धाव घेते जग हे कारण नाही त्यामुळे जगापासून पळून दूर गेल्यामुळे वासना नष्ट होणार नाहीत जेव्हा मनातील वासना शांत होईल तेव्हाच निरोध करणे शक्य होईल त्यामुळे भयभीत होऊन पडून जाण्यापेक्षा जागरूकपणे पाहून साक्षी भावाने प्रकाशात पाहून वृत्तींचा निरोध करणे शक्य होईल अन्यथा दुसरा कोणताच उपाय नाही अध्या अठरावा सूत्र सेहेचाळीसावे निर्वासन हरिम दृष्टवा तुष्णी शक्तास्ते त्याची प्रशंसा करीत त्याची सेवा करू लागतो अष्टावक्र म्हणतात कि विषयाना घाबरून पळून जाण्याने मनातले भय तसेच कायम राहते स्वप्नात समाधीत किंवा ध्यानधारणेत या भयामुळे पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता असते त्यामुळे विषयांपासून दूर पळून जाण्याने जंगलात जाण्याने प्रश्न सुटणार नाही पण वासना शून्य होणे हा त्यावर एक मात्र उपाय आहे आपोआप नाहीसे होते मग चित्तनिरोध करण्यासाठी जंगलात पळून जावे लागणार नाही किंवा डोंगरातल्या गुहातही जावे लागणार नाही जगात संसारात राहून ही सिद्धी घर उपलब्ध होऊ शकते अष्टावक्र म्हणतात की जरी विषय हे हत्तीप्रमाणे बलवान असले तरी व त्यांना सहजगत्या काबूत आणता येत नसले तरीही वासना शून्य पुरुष हा सिंहाप्रमाणे आहे त्याला पाहून हे विषय चुपचाप पडून जातात किंवा एवढे दुर्बल होतात कि चमचेगिरी करणाऱ्या नोकऱ्याप्रमाणे त्याची सेवा करू लागतात ज्ञानी माणूस विवेकाने त्यांचा उपयोग करतो व अज्ञानी माणसावर मात्र विषय हुकमत गाजवतात हाच दोघांच्या मध्ये फरक असतो वासना वासनाशून्य होणे हेच सर्वाधिक महत्वाचे आहे मुक्तिकारी काम धक्ते स्पृशन जिघ्रस्ते यथा सुखम अष्टावक्र म्हणतात शंकारहित आणि मुक्त मनाचा पुरुष मुक्तिकारी योगाचा म्हणजेच यमनियमांचा स्वीकार करण्याचा आग्रह धरत नाही परंतु पाहताना ऐकताना स्पर्श करताना खाताना तो सुखाने जगतो ज्याच्या सर्व वासना फेल्या सर्व वृत्ती शांत झाली ज्याला आता काहीही प्राप्त करण्याची नाही अशी आत्मज्ञान प्राप्त केलेली व्यक्तीच शंका कुशंका रहित व मुक्त मनाची असते मनाच्या बंधनातून मुक्त झाल्यामुळे सर्व द्वंद्वांच्या पार होऊन अशी व्यक्ती केवळ आत्मरूपात विलीन होऊन जगत असते त्याचे सर्व आग्रह नष्ट होतात अहंकार गळून पडल्यामुळे कर्तव्य कर्म केल्याचा अभिमान सुद्धा वाटत नाही मुक्तीसाठी आवश्यक असणार आग्रह नसतो ते तर स्वभावतः त्याच्या अंगी बांधलेले असतात अहिंसा सत्य अस्थ ब्रम्हचर्य व अपरिग्रह हे पाच नियम योगी लोक आग्रहपूर्वक पाळतात पण ज्ञानप्राप्ती नंतर ज्ञानीपुरुषाचा स्वभावच असा बनतो कि त्याला या नियमांचे पालन करण्याची कोणतीच जबरदस्ती करावी लागत नाही कोणताही आग्रह न बाळगता पाहणे ऐकणे स्पर्श करणे जेवणे वगैरे सर्व इंद्रियांची कर्मे यथावत करत ज्ञानी पुरुष, शांतीपूर्वक जगतो अठ्ठेचाळीसावे वस्तुश्रवणमात्रेन शुद्ध बुद्धीर निराकुल नैवाचार मनाचार म प्रावक्र म्हणतात यथार्थ शुद्ध तत्वबोधाचे केवळ श्रवण केल्यामुळे बुद्धीशुद्ध झालेला स्वस्थ व चित्ताचा पुरुष आचार अनाचार किंवा उदासीनता या कशाकडेही पाहत नाही आचार आणि अनाचार उदासीनता व कर्मठपणा या गोष्टी अज्ञानी माणसांसाठी आहेत मनामुळे हे सर्व भेद निर्माण होतात परंतु आत्मज्ञानी पुरुष स्वस्थ व शांत चित्ताचा व शुद्ध बुद्धीचा होत असल्याने त्याच्याकडून कोणतेही कर्म झाले तरी तो ते कर्म पूर्ण जागरूकपणे आणि विवेकानेच करेल त्याचे कर्मात स्वार्थ वासना किंवा अहंकार नसल्यामुळे तो जे कर्म करेल ते शुभ व समाजाला स्वास्थ्य देणारे असते त्याच्या कर्मात विकार नसतात अष्टावक्र म्हणतात असा तत्वबोध केवळ ऐकण्यामुळेही होऊ शकेल पण त्यासाठी अंतःकरण शुद्ध पाहिजे जर शुद्ध अंतकरणाने ऐकणे कुणाला शक्य असेल तर जप तप पूजा पाठ भजन पूजन ध्यानधारणा समाधी कर्मयोग हटयोग भक्ती वगैरे कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसते केवळ श्रवण केल्यामुळे सर्व काही प्राप्त होते वासना व वा बंधने यामुळे जगाचे अस्तित्व जाणवते अन्यथा जग केवळ भ्रम आहे अंधकार है व ज्ञान प्रकट लागत नहीं हो कर्मकंडा गरज नहीं